पुस्तक रतन टाटा लेखक सुधीर सेवेकर वाचक विद्या पाटील प्रकरण चौदावे संशोधन आणि ज्ञानप्रसार आजपासून शंभर वर्षानंतर टाटा ग्रुप आजच्या तुलनेत खूप विस्तारित व्हावा अशी माझी इच्छा आहे तो भारतातील सर्वात उत्कृष्ट उद्योग समूह व्हावा असे मला वाटते उत्कृष्ट म्हणजे सर्वच तो उत्कृष्ट असावा आणि पुढील शतकात त्याच्या शाखा खूप दूरवर पसराव्यात रतन टाटा टाटा उद्योग समूहाच्या संस्थापकापासून ते नंतर या उद्योगसमूहाची धुरा यशस्वीपणे वाहणाऱ्या सर्व वरिष्ठांना शिक्षण क्षेत्राविषयी नियमित आस्था वाटते प्रगतीचा परिवर्तनाचा एकच मूल मंत्र असतो आणि तो म्हणजे शिक्षण यावर या, या उद्योग समूहाची अढळ आहे त्यामुळेच ज्ञानी गुणवारांची कदर करणे सन्मान करणे संशोधन आणि ज्ञानदान कार्यात भरीव मदत करणे याची परंपरा या उद्योगसमूहाला लाभलेली आहे इथे उदाहरण म्हणून केवळ काही संस्थांबाबत सूत्ररुपाने माहिती दिली आह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स स्थापना इसवी सन एकोणीसशे नऊ मध्ये आज बंगळुरात साडेचारशेहून अधिक एकर क्षेत्रफळावर ही संस्था पसरलेली आहे या संस्थेत साडेचारशेहून अधिक गुरुजन प्राध्यापक काम करतात संस्थेची एकेचाळीस विभाग व संशोधन केंद्र आह विद्यार्थ्यांची संख्या अडीच हजारांच्या घरात आहा विज्ञान व अभियांत्रिकी विद्या देशातील एक महत्वपूर्ण प्रतिष्ठित संस्था आहे या संस्थेचा भर संशोधनावर आह देशातील शेकडो विद्यापीठे अन्य शैक्षणिक संस्था वगैरेतून संशोधन करणाऱ्यांचे प्रसिद्ध होणारे एकूण शोध संशोधन प्रकल्पांच्या सुमारे 10 टक्के शोध निबंध हे एकट्या या संस्थेचे असतात संस्थेनि सुपर कॉम्प्युटिंग एज्युकेशन सेंटर नॅनो सायन्स सेंटर सेंटर फॉर अल्ट्रा फास्ट लेसर एप्लिकेशन यासारखी अतिप्रगत विषयांची केंद्रे सुरु केलेली आहेत संस्थेकड़ संशोधन कार्यासाठी आवश्यक त्या अद्ययावत सेवा सुविधा प्रयोगशाळा उपकरणे सदन सामग्री आहराष्ट्रीय धोरणानुसार विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रासाठीचे जे अग्रक्रमाचे विषय आहेत त्यावर संस्थेचे संशोधक प्राधान्याने काम करतात त्यानुसार अंतराळ संशोधन जैवतंत्रज्ञान पर्यावरण व वन अशा अनेक क्षेत्रात मौलिक कार्य चालू असते त्याचप्रमाणे खासगी उद्योग क्षेत्र कारखाने प्रयोगशाळा संशोधन कंपन्या इत्यादींशीही संस्थेचा नियमित संपर्क असतो संस्थेचा एकूण कारभार व तिचे योगदान खरोखरच अमूल्य आहे औद्योगिक क्षेत्रात कार्य करणारे हजारो इंजिनियर्स आणि तज्ञांची कार्यक्षमता वाढावी यासाठी संस्थेनिअल्पमुदतीचे उपयुक्त अभ्यासक्रम प्रशिक्षण कार्यक्रम राबविलेले आहेत देशातील विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील टॅलेंटेड युवक युवतींना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध काम करायला मिळण हा मोठा गौरव वाटतो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस स्थापना इसवी सन एकोणीशे विद्यापीठ अणुदोन आयोगाने एकोणीशे चौसष्टमध्ये या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा दिला संस्थेचे मूळ नाव सर दोराबजी टाटा ग्रेजुएट स्कूल ऑफ सोशल वर्क असे होते सामाजिक क्षेत्राचा अभ्यास संशोधन सामाजिक कल्याण अध्यापन ही संस्थेची ठळक उद्दिष्टे आहे सामाजिक कार्याविषयक अनेक अभ्यासक्रम संस्था चालवते कामगार संबंध इस्पितळ व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन सामाजिक उद्योजकता अशा अनेक विषयांचे पद्युत्तर अभ्यासक्रम तसेच त्यामधील डॉक्टरेट संस्था देते ग्रामीण विकासावरही संस्था अभ्यासक्रम चालवते प्रशिक्षण देते समाजातील दुर्बल घटक महिला अपंग आदीवरही संस्थेत काम चालते संस्थेचे सामाजिक कार्य व विविध उपक्रम देशभर चालविले जातात लडाख अंदमान निकोबार या यासारख्या दुर्गम भागाते त्यांचे कार्य चालू असते संस्थेच्या देशात मोठा नावलौकिक आहे परदेशातही मोठा लौकिक आहे टीआयएसएसटीस हे नाव देशाच्या प्रतिष्ठेत भर घालणारे आहे केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम लावणारी ही संस्था काही भरी का भरीव सामाजिक कार्यही करीत असते अनेक सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवी संस्थांचे संस्थापक आदींनी या संस्थेत प्रशिक्षण घेतलेले नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स एनसीपीए स्थापना इसवी सन एकोणीशे मध्ये नृत्य नाट्य चित्र यासारख्या ललित कलांना उत्तेजन देणे त्यांचे जतन करणे या प्रमुख उद्देशातून एन सीपीएची स्थापना करण्यात आली नृत्य नाट्य चित्रकला संगीत सिनेमा यांचे महोत्सव कला प्रदर्शने व परिसंवादांचे आयोजन करणे त्याविषयीच्या कार्यशाळा घेणे कलावंतांचे आदान करणे पारंपरिक कलांचे जतन करणे असे अनेक उपक्रम कार्यक्रम या संस्थेतर्फे चालू असतात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यामुळे भारतीय कला कलावंत यांना जाण्याची संधी मिळत असत भारतीय संस्कृतिक क्षेत्रातील एक महत्वाची संस्था म्हणून एनसीपीए ओळखली जाते मुंबईत नदीमन पॉईंटसारख्या अत्यंत महत्वाच्या जागी सुमारे सहा एकर भूखंडावर एनसीपीए उभे आह या परिसरात अकराशे आसन एक अद्ययावत नाट्यगृह आह त्याची रचना अशी आहे की सर्व भारतीय संगीत सभा पाश्चिमात्य ओपेरा, नृत्य नाट्य यांचे सादरीकरण तिथे करता येते या नाट्यगृहाला जमशेदजी टाटा थिएटर म्हणतात टाटा थिएटर नामक आणखी एक नाट्यगृह आहे ज्याची आसनक्षमता सुमारे 1000 आसनांची आहे तीनशे आसनांचे एक प्रायोगिक छोटे नाट्यगृह आहे केवळ नृत्य सादरी करण्यासाठी डान्स अकादमी नामक दोनशे आसनक्षमतेचे थिएटर आहे ध्वनीमुद्रणाचा स्टुडिओ आहे चित्रांच्या प्रदर्शनासाठी आर्ट गॅलरी आहे अशा अनेक सुविधा एनसीपीने उभारलेल्या आहेत याशिवाय कला विषयक ग्रंथालय ऑडियो वीडियो सीरीज पैया की सोया कला विषयक हजारों सिरीज, एनसीपीए ने जमीले आ नृत्य नाट्य संगीत चित्रकला इत्यादि संशोधन करना अभ्यास भरपूर मौलिक सदर्भ साधन सामग्री संस्थे आग पब्लिकेशन मार्ग पब्लिकेशन हा विभाग पुस्तक प्रकाशन निलिके प्रकाशन सायदे विषय उत्तमोत्तम संग्रहण सदर्भ ग्रंथ मार्ग ने प्रकाशित एक मार्ग कार्यरत साठ वर्ष मार्ग ने शेकडो मौली ग्रंथ प्रकाशित केले आह अलीकडच्या काळात प्रकाशन छपाई यासोबतच मार्गने अनेक लघुपट तयार केल आह सीडीज काढल्या आह मार्गची पुस्तके नियतकालिकी अत्यंत दर्जेदार आणि समृद्ध असतात त्यांना जगभरातून मागणी आह अशा प्रकारे केवळ व्यापार उद्योग कारखानदारी पुरतेच टाटाने स्वतःला सीमित ठेवलेले नाही समाजाचा वा विकास म्हणजे केवळ आर्थिक व भौतिक विकास नव्हे त्याच्या जोडीलाच कला क्रीडा सांस्कृतिक कार्य सामाजिक कार्य साहित्य असे सगळेच विकसित झाले पाहिजे समृद्ध झाले पाहिजे तरच तो परिपूर्ण विकास म्हणता येईल जीवन सुंदर व समृद्ध करण्यासाठी आर्थिक सुबत्तेसोबतच या सगळ्या गोष्टी विकसित होणे गरजेचे आहे याची जाणीव टाटा यांना आहे म्हणूनच ते अनेक क्षेत्रात आपल्या संस्थांच्या माध्यमातून कार्य असतात मौलिक बळ घालत असतात टाटा उद्योग समूह हा म्हणूनच देशाचे भूषण मानला जातो